पुस्तक आत्मकथा पंडित जवाहरलाल नेहरू लेखक पंडित जवाहरलाल नेहरू वाचक विद्या पाटील प्रकरण एकोणीसावे जातीनिष्ठेचे थैमान नाभा तुरुंगातून परत आल्यानंतरचा माझा आजार म्हणजे एक नवीनच अनुभव होता आजाराने पछाडले अथवा अशक्तता वाटू लागली म्हणून अंथरुणावर पडून राहण्याचा मला सराव नव्हता माझ्या निकोप प्रकृतीचा मला जरासा अभिमान वाटे आणि आपल्याकडे प्रकृतीच्या बाबतीत फाजील सोसले करण्याचा जो प्रगात आहे तो मला बिल्कुल पसंत रसे, तरुण वय व दणकट प्रकृती यांच्या सायाने, मी आजारातून सही सलामत पार पडलो पण संकटाचा काय उलटून गेल्यावर अशक्तपणामुळे कितीतरी दिवस माझे अंतरुण सुटले नाही प्रकृती मुंगीच्या पावलाने सुधारत होती या काळात भोवतालच्या जगापासून व दैनंदिन कामापासून आपण अलग झाल्याची अनुनुभूत भावना मनात उद्भवली सर्व वस्तू जाताकडे दूर उभा मी जणू काही पाहत होतो झाडांच्या खिचाट्यातून मी बाहेर पडलो असून सर्व अरण्य माझ्या डोळ्यांना आता एक समयावत छेदे करून दिसत आहे असे वाटले माझे मन निवळत होते व पूर्वीपेक्षा अधिक शांत होत चालले होते भयंकर दुखण्यातून बाहेर पडल्यावर पुष्कळजनांना असा अनुभव येत असेल पण मला तो आध्यात्मिक अनुभवाप्रमाणे वाटला मी आध्यात्मिक हा शब्द धर्मातील संकुचित अर्थाने वापरलेला नाही या अनुभवाचा माझ्या मनावर अतिशय परिणाम झाला राजकारणाच्या भावनाविवश वा वातावरणावर आपण स्थिर झालो असून ज्या ध्येयामुळे व प्रेरांमुळे मी कळ्यास उद्युक्त झालो त्यांचे अधिक स्पष्ट दर्शन घडत आहे असे वाटले याबरोबरच आणखी काही नवेच प्रश्न उत्पन्न झाले त्यांचे समाधान मला शक्य नव्हते तथापि जीवन व राजकारण याकडे पाहण्याच्या धार्मिक दृष्टिकोनापासून माझी फारकत होऊ लागली या, हो या अनुभवाविषयी अधिक लिहिता येणार नाही ती एक अशी संवेदना होती की तिला शब्द स्वरूप देणे अवघड आहे त्या प्रसंगाला अकरा वर्ष होऊन गेली व त्याचे फक्त अंधुक स्मरण शिल्लक राहिलेले आहे परंतु माझ्यावर व माझ्या विचारसरणीवर त्या अनुभवाचा चीर परिणाम घडला व पुढील दोन तीन वर्ष माझे काम त्याप्रसंगी उपजलेल्या अनासक्त वृत्तीने चालले होते एवढेच मात्र मला पक्के स्मरते फैलावत जाणाऱ्या परिस्थितीवर नियंत्रण कदाचित घालणे आटोक्या बाहेरचे काम असल्यामुळे व त्या आत्मी कुठेच बसत नसल्यामुळे ही अनासक्ती आली असावी राजकीय घडामोडीविषयी मी उल्लेख केलास आहे हिंदू मुसलमानातील संबंध बिघडू लागले होते ही बाब फार महत्वाची होती मोठमोठ्या शहरांमध्ये दंगे घडून आले व क्रौर्य आणि पार्श्ववृत्ती यांचा कळ झाला व वा अविश्वासाच्या वातावरणातून भांडणाचे असे नवीन मुद्दे उपस्थित झाले की जे पूर्वी कोणाच्या ऐकिवातही आले नसतील पूर्वी बकरी ईदच्या दिवशी गोवताच्या प्रश्नावरून अनेकदा धंटे उपस्थित होत हिंदू मुसलमानांचे मोहरम व रामलीलेसारखे सन एकाच वेळी आले म्हणजे ठिणग्या उडत असत इतिहासकालीन एका दुःखद प्रसंगाचे मोहरम हे स्मारक होते उलट रामलीला म्हणजे सत्य आणि असत्यावर मिळवलेल्या विजयाची निदर्शक असल्यामुळे तो आनंदाचा व विजयाचा सण मानण्यात येत असे साहजिकच दोन्ही उत्सवात वितुष्ट उत्पन्न होई पण सुदैवाने असा प्रसंग तीस वर्षाच्या काळात एकदाच येत असता तट्ट्याचे एक नवीनच मूळ उपस्थित झाले ते मात्र कायमस्वरूपाचे होते ते म्हणजे मशिदीपुढील वाद्य वादन प्रार्थनेत व्यत्य आणणारे वादन अगर दुसऱ्या कोणत्याही प्रकारचा ध्वनी मुसलमानांना कफेन असा झाला प्रत्येक शहरात अनेक मशिदी असतात व दिवसातून पाच वेळा प्रार्थना चालते लग्नाच्या प्रेतयात्रेच्या व इतर मिरवणुकीच्या व निरनिराळ्या तऱेच्या ध्वनीची शहरातून मुळीच नसल्यामुळे तंटाचे कारण नेहमीच हजर असणार विशेषतः संध्याकाळच्या प्रार्थनेच्या वेळी मशिदीवरून जाणाऱ्या मिरवणुकीबद्दल मुसलमान आक्षेप घेत असतात संध्याकाळची वेळ अशी आहे की हिंदू देवालयातून त्याचवेळी आरती चालू असते व जेवातील घंटा व नगारे यांचा ध्वनी दुमधुमत असतो आरती नमाज संट्यांना त्या काळात ऊत आला एकमेकांच्या सलोख्याने व विचार विनियम्याने जे प्रश्न सुटावायचे त्यांना उग्रस्वरूप प्राप्त व्हावे व त्यापासून दंगे उत्पन्न व्हावे ही मोठ्या नवराची गोष्ट आहे तथापी धार्मिक भावना ही चीजच अशी आहे की तिच्यावर तर्काची व विचारांची मात्रा चालत नाही आणि एका गटाविरुद्ध दुसऱ्या गटाला चिथवायला तयार असा सत्ताधाऱ्यांचा पक्ष विद्यमान असला की आग लावण्याचे काम फार सोपे होते उत्तर हिंदुस्थानातल्या शहरातून झालेल्या या दंग्यांना वाजवीपेक्षा फाजील महत्व येण्याचा संभव आहे हिंदुस्थानातील बहुतेक शहरातील व सर्व खेड्यातील जीवन शांततेने चाललेले होते हे आपण विसरता कामा त्यांच्यावर या प्रसंगामुळे काही परिणाम झाला नाही कोठे किरकोळ जातीय बांधणे झाली की त्यांना सुद्धा वृत्तपत्रातून ठळक जागा देण्यात येईल ही गोष्ट खरीच की शहरातील जनतेत जातीय कडवेपणा व वितुष्ट यांची बऱ्याच प्रमाणात वाढ झाली होती जातीय पुढाऱ्यांनी या धुमसणाऱ्या आगी तेल ओतले व त्यामुळे राजकारणातील जातीय मागण्या अधिका अधिकाधिक कडक होऊ लागल्या हे जातीय तंटे सुरु झाल्याबरोबर मुसलमानातील राजकीय प्रतिगामी पुढारी असहकारतेच्या काळात मागे दोडून राहिले होते ते पुन्हा प्रामुख्याने जमकू लागले त्याबाबतीत ब्रिटिश सरकारकडूनही त्यांना मदत झाली जातीय मागण्यांचा विस्तार रोजच्या रोज अधिक फैलावत जाऊन त्यामुळे हिंदी स्वातंत्र्याच्या व राष्ट्रीय एकीचा बुळावरच घाव घातला गेला हिंदूंच्या वतीने पुढे आलेले जातीय पुढारीसुद्धा राजकीयदृष्ट्या प्रतिगामी बुद्धीचेच होते व हिंदूंच्या हितरक्षणाच्या नावाखाली त्यांनी सरकारलाच मदत केली आपले मुद्दे यशस्वी व्हाय आपल्या पद्धतीनुरुप त्यांनी खूप खटपट करून पाहिली तथापि त्यांना यश आले नाही कारण यश येणे शक्यच नव्हते परंतु देशातील जातीनिष्ठा तीव्रतर करण्याच्या बाबतीत मात्र त्यांना यश मिळाले काँग्रेस यावेळी पेचा सापडली होती राष्ट्रीय भावनेचा आविष्कार तिच्यामार्फत होत असला व त्या भावनेचे ध्वनी काँग्रेसमध्ये उमटत असले तरी जातीनिष्ठ भावनेचा परिणाम तिच्यावर झाल्या वाजून राहिला नाही राष्ट्रीयत्वाच्या बुरख्याआड कित्येक काँग्रेसवाल्यांची जातीनिष्ठा धडून राहिली नाही परंतु काँग्रेसमधील पुढारी मात्र राष्ट्रीयत्वाच्या कल्पनेला बळकट धडून राहिले व सर्वसाधारण रीतीने कोणत्याही जातीनिष्ठ पक्षाचा कैवाळ त्यांनी घेतला नाही साहजिकच दोन्ही टोकांना उभ्या राहिलेल्या जहाल जाती करून काँग्रेसचा निषेध होऊ लागला फार वर्षापूर्वी म्हणजे असहकारतेच्या चळवळीच्या अगदी प्रारंभीच जातीय प्रश्न निकालात काढण्याची आपली कल्पना गांधीजींनी पुढे मांडली होती बहुसंख्य जातीने सौजन्य व अवजारे दाखवले तरच हा प्रश्न सुटेल असं त्यांचे मत होते म्हणून मुसलमान मागतील ते देण्याची तयारी त्यांनी दर्शवली होती त्यांच्याशी सौदा ठरवायचा नसून त्यांना आपलेसे करून घ्यावायचे होते दूरदृष्टी राखून व योग्य काय व अयोग्य काय याचेबरोबर आकलन करून त्यांनी प्रश्नाच्या गाभ्यालाच हात घातला होता त्यांनी मांडलेली कल्पना विचारात घेण्यासारखी होती पण प्रत्येक वस्तूची बाजारे किंमत तोंडपाठ असली तरी तिच्या खऱ्या मूल्याचा मुळीच पत्ता नाही असे काही होतेस होतेच न बाजारपेठेतलीच पद्धती अंगीकारली वस्तू विकत घेतांना द्यावी लागणारी किंमत पाहून त्यांच्या पोटात भीतीचा गोळा उठला परंतु ती किंमत मोजल्यावर जी वस्तू त्यांच्या पदरात पडणार होती तिचे खरे मूल किती त्याची त्यांना येतकिंचितही पारख झालेली नव्हती इतरांवर टीका करणे व दोषारोप करणे सोपे आहे व आपल्या योजना अयशस्वी झाल्या तर त्याची जबाबदारी दुसऱ्यांच्या माथी मारण्याचा मोहही अनावर होत असतो आम्ही सरकारला व जातीनिष्ठेना दोष देतो ते आम्हाला दोषी समजतात सरकार आणि व सरकारच्या साथीदारांनी आमच्या मार्गात जाणून बुजून सदा सर्वदा काटे पसरले हे निसंशय पूर्वी व आताही आमच्यामध्ये भेद निर्माण करण्याचे धोरण त्यांनी अंमलात आणलेले आहे हेही खरेच फोडा व जोडा ही साम्राज्याची सनातन नीती आहे व ती ज्या यशस्वी ठरेल त्या मनाने जेते ही जितांपेक्षा अधिक वर्ष ठरत असतात आपण याबद्दल कुरकुर करता कामा नये निदान त्यांच्या या नीतीकडे पाहून आपल्याला नवल तरी वाटू नये पण तिच्याकडे दुर्लक्ष करून तिच्याविरुद्ध योजावयाच्या उपायांची उपाया तयारी न करता स्वस्थ बसणे म्हणजे आपल्याच विचारसरणीत दोष राहू देण्याप्रमाणे आहे यावर कोणता उपाय करावा गुजरीतल्या घासाघशीच्या पद्धतीने हा प्रश्न सुटणार नाही हे निश्चित कारण आपण कितीही मोठा आकडा बोललो तरी त्यावरून मोठा आकडा बोलणारा व ते वचन पुढे पाडणारा तिसरा पक्षते नेहमीच हजर असणार दोघांना सामान्य राष्ट्रीय व सामाजिक दृष्टिकोन नसेल शत्रु करन तर सामान्य विरुद्ध एकजुटीने लढाई होणे शक्य नाही आपण आहे या राजकीय व आर्थिक परिभाषेच्या सहाय्याने विचार करीत राहिलो थोडी येथे थोडी तेथे अशी डागडुजी अथवा सुधारणा करण्याची दृष्टी ठेवली आणि प्रस्तुतच्या शासन यंत्राचे केवळ हिंदीकरण करण्याचा आपला विचार असला तर एकजुटीने काम करण्यास आवश्यक उत्साह प्राप्त होणार नाही कारण त्यामुळे लुटीत आपला वाटा किती या प्रश्नाला ध्येयाचे स्वरूप प्राप्त होते आणि अधिकारूढ असा जो तिसरा पक्ष त्याचा सदा सर्वदा वर्चस्मारहून तो आपल्या आवडत्या बाळांवर देणग्यांची खैरात कळीत सोडतो अगदी निराळ्या अशा राजकीय व मुख्यत्वेकुन भिन्न अशा सामाजिक रचनेचे ध्येय डोळ्यापुढे ठेवले तरच एकजुटीच्या कार्याचा पाया मजबूतरितीने बांधता येईल स्वातंत्र्याच्या मागणीच्या बुडाशी जी कल्पना होती ती हीच की ब्रिटिश शासन यंत्राची एक हिंदी नक्कल तयार करण्यासाठी आम्ही झगडत नसून सर्वस्वी भिन्न असे एक शासन यंत्र अस्तित्वात आणण्याकरता आम्ही झगडत आहोत याची कल्पना जनतेला यावी राजकीय स्वतंत्र या शब्दात फक्त राजकीय स्वतंत्रतेचाच अंतर्भाव होत होता त्यात सामाजिक हद्लाबद्दल अथवा जनतेचे आर्थिक स्वातंत्र्य या कल्पना समाविष्ट झाल्या नव्हत्या हे खरे तथापि लंडन शहराशी आम्हाला ज्या ज्या आर्थिक शृंखलांनी जखडून टाकण्यात आले आहे त्या तोडणे अशी कल्पना राजकीय स्वातंत्र्यात तिवाई गृहीत धरलेली होती व हा बेत सिद्धीच गेल्यावर बदलणे फार सोपे झाले असते त्यावेळी माझे विचार या प्रकारचे होते राजकीय स्वतंत्र निर्वय स्वरूपात आम्हाला मिळवता येईल ही गोष्ट मला आता शक्य वाटत नाही ते हस्तगत होईल तेव्हा पुष्कळचे सामाजिक स्वातंत्र्यही आम्हाला प्राप्त झालेले असेल परंतु त्या काळच्या पुढाऱ्यांची विचारसरणी तत्कालीन राजकीय व सामाजिक घटनेच्या पोलादी चौकटीने मर्यादित झालेली होती जातीय अथवा राजकीय कोणत्याही प्रश्नांचा विचार करताना या विचारसरणीची पकड त्यांच्या मनावर कायम राहील व त्यामुळे ज्या ब्रिटिश सरकारच्या हातात तत्कालीन घटकांचे नियंत्रण करण्याची शक्ती होती त्याने पसरलेल्या जाळ्यात ते नेमके फसत असत त्याला त्यांचा निरुपाय होता कारण प्रत्यक्ष प्रतिकाराचे प्रयोग त्यांनी केलेले असले तरी त्यांचा दृष्टिकोन क्रांतीवादी न होता सुधारणावादीच राहिला कोणत्याही सुधारणावादी मार्गाने हिंदुस्थानातले राजकीय अथवा आर्थिक अथवा जातीय प्रश्न समाधानकारक रीतीने सोडवण्याचा काळ संपून गेलेला होता क्रांतीवादी विचारसरणी व योजना आणि क्रांतीवादी मार्ग पद्धती हीच त्या परिस्थितीत आवश्यक होती परंतु त्या मार्गावर जनतेला नेईल असा एकही पुढाराही तेव्हा उपलब्ध झाला नाही आमच्या चळवळीचे ध्येय स्पष्ट नसल्याकारणाने जातीय भावनेचा वडीला मदत झाली आज संदेह नाही दैनंदिन हाल अपेष्ट व स्वातंत्र्याचे युद्ध यांच्यात कोणताही संबंध जनतेला दिसेना सहज प्रवृत्तीमुळे काही प्रसंगी ती निकराने लढली पण सहज प्रवृत्ती हे असे शस्त्र आहे की ते बोथट करणे अगर निराळ्याच कामी उपयोग करून घेणे ही गोष्ट सहजसाध्य असते आणि धर्माच्या नावावर जातीनिष्ठांनी तिचा उपयोग करून घेतला तथापि जनतेचे अथवा कनिष्ठ मध्यमवर्गाचेही ज्या कार्यक्रमात कोणत्याही प्रकारे निगडीत झालेले नव्हते त्या जातीनिष्ठ कार्यक्रमासाठी हिंदू मुसलमानातील वरिष्ठ वर्गाने जनतेचा इतका जरी पाठिंबा मिळवला ही गोष्ट दराशी विलक्षण आहे यात शंका नाही जातीय मागण्यांचे केले तर शेवटी नोकऱ्या मिळाव्यात म्हणून ही सारी खटपट आहे असे आढळून येईल आणि या नोकऱ्या मिळाव्या असल्या त्या फक्त मूळभर वरिष्ठ मध्यम वर्गाच्याच लोकांना अर्थात कायदेमंडळातील जागांची मागणी म्हणजे राजकीय सत्तेची मागणी असे मान्यची चाल आहे पण या सत्तेचा उपयोग आपल्या लोकांची भरती करण्यासाठी होत असतो म्हणून त्या मागणीला महत्व थोड्याशा वरिष्ठ मध्यमवर्ग्यांची पोळी ज्यांच्या योगाने पिकणार ज्यांच्यामुळे ऐक्याच्या व राष्ट्रप्रगतीच्या मार्गात विघणी उत्पन्न होणार त्या मागण्या खऱ्या खुऱ्या जनतेच्या मागण्या आहेत असा आभास निर्माण करण्यात आला व त्यांच्यातील निष्फळपणा लक्षात येऊ नये म्हणून धार्मिक भावनाचे इंधन घालून सगळीकडे ध्रज करण्यात आला एनेप्रमाणे जातीय पुढाऱ्यांचे मुखोटे घालून राजकीयदृष्ट्या प्रतिगामी स्वरूपाचे लोक राजकीय क्षेत्रात मिरवू लागले त्यांनी जे निरनिराळे उद्योग केले ते त्यांच्या अंगी जात्याभिमान होता म्हणून नवे, तर राजकीय प्रगतीला मोडता घालण्याची त्यांची इच्छा होती म्हणून मुसलमानांचे जातीय पुडारी जी भाषा बोलत ती विलक्षणच राष्ट्राभिमान अथवा हिंदी स्वातंत्र्य यांची त्यांना मूळीसुद्धा दरकार नसावी असे वाट हिंदू पुढारी वर्करणी राष्ट्राभिमानाच्या बाजूचे बोलत असले तरी प्रत्यक्ष राष्ट्रीय कार्यात ते सहकार्य करीत नसत व स्वतःच प्रत्यक्षकार्य काहीच करताना आल्यामुळे सरकारपुढे अवनम्र होत पण कमरेत लवूनही काही उपयोग होत नसे समाजवाद वगैरे सारख्या क्रांतिकारक चळवळींना निषेध करण्यात मात्र दोन्ही पक्षांचे एकमत होई ज्यामुळे भांडवला धक्का पोहोचेल अशी सूचना कोणी केली की दोन्ही हाड वेळी पक्षा जी एकी होई ती खरोखर हृदयस्पर्शी होती राजकीय व आर्थिक स्वातंत्र्याला विघातक अशा अनेक गोष्टी मुसलमान जातीय पुढाऱ्यांनी केल्या पण गट म्हणून अथवा व्यक्ती म्हणून सरकारशी वागण्याचा प्रसंग आला तेव्हा त आपला आब राखून तरी वागले हिंदूच्या पुढाऱ्यांनी तितकादेखील पीळ दाखविला नाही काँग्रेसमधे पुष्क मुसलमान होते व त्यांच्यात हिंदुस्थानातील अतिशय लोकप्रिय व प्रख्यात फुडाऱ्यांचा समावेश होत असे मधील बऱ्याच मुसलमानांनी आपला एक गट बनवला व राष्ट्रीय मुसलमान पक्ष असे त्याचे नाव ठेवून जातीय मुसलमान फुडाऱ्यांशी त्यांनी दोन हात केले प्रथम त्यांना थोडेसे यश आले व बुद्धिमान मुसलमानांपैकी बऱ्याच त्यांना पाठिंबा असावा असंही वाटले पण हे सर्व लोक वरिष्ठ मध्यमवर्गापैकी होते त्यांच्या धडाडीच्या कर्तबगार माणसांची वाण पडली जो तो आपापल्या धंद्यात गर्क असे त्यामुळे हो जनतेशी त्यांचा संबंध उरला नाही खरे बोलावेचे, तर ते जनतेच्या बाजूला कधी फिरकलेच नाहीत दिवाणखाण्यास सभा भरवाव्यात काही तडडीशी भाषा बोलणी करावीत अशी त्यांची पद्धत होती त्यांचे जातीनिष्ठ प्रतिस्पर्धी त्यांच्यापेक्षा सरस होते त्यांनी राष्ट्रीय मुसलमानांची आस्ते आस्ते पिछेहाट केली व ज्या ते चिट्टून राहिले होते ती त्यांना सोडावयास लावली होता होता अशी वेळ येऊन ठेपली की संयुक्त मतदारसंघाखेरीज दुसरे कोणतेही तत्व राष्ट्रीय गटापाशी शिल्लक कुरले नाही त्या तत्वरूपी आधारस्तंभावरच या गटाचे सारे अस्तित्व अवलंबून होते पण नेहमीप्रमाणे दगडाऊन वीट मऊ म्हणून तडजोड करण्यासाठी ते गेले व तडजोडीच्या दिव्यातून घसेबसे बाहेर पडताना तो असे दिसून आले की त्यांचा तो तत्वरुपी आधारस्तंभ सुद्धा कोसळून पडला होता एवच या घटकेला तत्व वगैरे चट नाहीशी झालेली असून राष्ट्रीय गटाचे नाव तेवढे बाकी राहिले आहे राष्ट्रीय मुसलमान गटाचा अदपात व उच्छेद यांचा इतिहास मोठा करुणाजनक आहे त्या गटातल्या प्रमुख व्यक्ती काँग्रेसमध्ये अद्यापही उच्चस्थानी विराजमान झाल्या दिसतात गट नामचे सोडण्यास बराच कालावधी लागला त्याच्या इतिहासातले शेवटचे प्रकरण या सालीच एकोणीसशे मध्ये लिहिले गेले एकोणीशे मध्ये व त्यांच्या गटाचे बळ चांगल्यापैकी होते व जातीय गटाविरुद्ध त्यांनी धडाडीने काम चालवले होते ते इतके की जातीय पुढाऱ्यांच्या मागण्या स्वतःला अनिष्ट वाटत असल्या तरी आपली आवड निवड बाजूला सारून गांधीजी जेव्हा जेव्हा त्या मान्य करण्यास तयार झाली तेव्हा तेव्हा राष्ट्रीय मुसलमान गटातल्या त्यांच्या सहकाऱ्यांनीच गांधीजींना मोर्चा घातला हुआ त्यांना कसूर विरोध केला तिसऱ्या दशकाच्या मध्याच्या सुमाराला जातीय प्रश्न सोडवण्याकरता परस्परांमधे पुष्कळ बोलणे चालणे व चर्चा झाली आणि ऐक्य परिषदाही भरल्या त्यात एकोणीशे चोवीस मध महमद दिल्ली येथे भरविलेली परिषद विशेष महत्वाची होती गांधीजींनी केलिखी एकवीस दिवसांच्या उपवासाचे वातावरण अद्याप कायम होत पुष्कळ कळकळीच व सद्बुद्धीचे लोक या परिषदांना येत व एकी करण्याचा ते झटून प्रयत्नही करे काही सोजवा ठरावळी पास होत पण मुख्य प्रश्नांचे घोंगडे भिजत पडले होते ते बाहेर निघेन बहुमताने प्रश्न सुटणार नसून त्यासाठी एक वाक्यतेची जरुरी होती पण आपल्याच म्हणण्याचा वेडाग्र धरणारे ज्वालामुखी दोन्ही पक्षात असल्यावरती साधावी कशी खरे म्हणजे पुष्कळ प्रमुख जातीय पुढाऱ्यांना एकी हवी आहे की नको याचीच शंका वाटे जे राजकीयदृष्ट्या प्रतिकामी वृत्तीचे होते त्यांच्यात व संपूर्ण राजकीय बदल हवा असे म्हणणाऱ्यात कोणतीच समान भूमिका सापडण्यासारखी नव्हती तथापि वास्तविक अडचणींची मुळे फार खोलवर गेलो होती केवळ वैयक्तिक फितुरीमुळे त्या उत्पन्न झाल्या होत्या असिकांनीही आपल्या जातीविशिष्ट मागण्यापुढे ढकलण्यास सुरुवात केली व पंजाबात विलक्षण त्रांगडीत उत्पन्न झाली प्रत्येक दुसऱ्याविषयी साशंक असल्यामुळे पंजाबातले वातावरण भावनाविष्ट व कलुषित होऊन गोष्ट बंगाल बंगालमध्ये हिंदू जमीनदार व मुसलमान कोळी असा समाज असल्याकारणाने तेथे ते शेतकऱ्यांच्या चळवळी जातीय लढ्याच्या स्वरुपात पुढे आल्या पंजाब व सिंधमध्ये श्रीमंत व सावकार लोकांत हिंदूचाच मुख्यता भरणं आहे व रुनको हे मुसलमान शेतकरी आहे ते तेथे कर्जाची पैन पै वसूल करणाऱ्या सावकाराबद्दल शेतकऱ्यांच्या मनात जो डूक होता त्याचा उपयोग जातीय तेड वाढवण्याच्या कामी झाला सर्वसाधारणतः मुसलमान लोक त्यातल्या त्यात असल्यामुळे मुसलमानांच्या जातीय नेत्यांनी निर्धनात व धनिकात जी विरोधवृत्ती असते तिचा उपयोग जातीय वैमन नस्याचा विषवृक्ष जोपासण्याच्या कामी करून घेतला त्यांच्या उपद्व्यापापासून निर्धनांची स्थिती सुधारण्याचा सुतराम संभव नव्हता पण जातीचे नाव पुढे क्ल्यामुळे जनता काही प्रमाणात त्यांच्या पाठीशी उभी राहिली व म्हणून तळात चढली ही गोष्ट खरी आह आर्थिकदृष्ट्या हिंदूंचातीय पुढारी हि शिसावकारांच व उद्योगधंदवाल्यांच प्रतिनिधी होत त्यांना जनतच पाठबळ फार थोडमिळाल तिची फक्त सहानुभूती मात्र त्यांच्या बाजूसच आहे अशा प्रकारे हा प्रश्न समाज गटांच्या आर्थिक रचनेशी थोडासा निगडीत झालेला आहे पण ही वस्तुस्थिती सर्वांच्या ध्यानात येत नाही भिन्न गटांच्या आर्थिक विरोधांचे स्वरूप झगड्यांच्याद्वारा अधिक उघड होत जाईल पण तशी वेळ आली की वास्तविक गटागटातल्या वरिष्ठ वर्गाचे प्रतिनिधी असणारे सध्याचे जातीय पुढारी आपापसातले आप मतभेद गुंडाळून सारे आपल्या समान शत्रूंना तोंड देण्यासाठी एकजुटीने उभे राहतील सध्याच्या परिस्थितीत देखील राजकीय दृष्ट्या जातीय प्रश्न सोडवता येईल पण आणि हा पण बराच अवघड आहे तिसरा पक्षत येथे नसेल तर दिल्लीची ऐक्य परिषद संपते नसमते तोच अलाहाबाद सिंधू मुसलमानांचा एक दंगा आला जाया व जखमी झालेल्यांची संख्या पाहता तो दंगा फार मोठा होता असे म्हणता येणार नाही पण दंग्यांची लाट आमच्या दाराशी येऊन बिडल्यामुळे मनाला वाईट वाटले इतरांबरोबर दिल्लीहून मी तडक अलाहाबादला गेलो तो दंगा शमला होता बन वैमनस्य व कोटातले खटले यांचे शेपूट मागे राहिले तराच वेळ वळवळत होते दंगा का ते मला स्मरत नाही मशिदीपुढे वाद्यवादनास बंदी केली होती तिचा निषेध म्हणून रामलीला बंदा ठेवण्यात आली ही त्याच वर्षीची अथवा दुसऱ्या वर्षीची गोष्ट असावी आज आठ वर्ष झाली रामलीचा उत्सव अलाहाबाद मध्ये झालिला नाही व ज्या उत्सवात अलाहाबाद जिल्ह्यातले लाखो लोक आनंदाने भाग घेत असत तो केवळ स्मृतिशेष होऊन बसला आहा लहानपणी मी उत्सव बघावायला जात असे त्यासी मला चांगली आठवण आहे आमची कोण धांद केवढा जनसमुदाय तेथे लोटत असे सन हिंदूंचा पण तो उघड्या मैदानावर साजरा होत असल्यामुळे मुसलमानांचीही तेथे गर्दी होई व सगळीकडे उल्हास भरून राही व्यापारी उडाढाली होत मोठा झाल्यावर पुष्कळ वर्षानंतर मी पुन्हा उत्सवाला गेलो त्यावेळी मला फारशी मजा वाटली नाही मिरवणुकीचाही कंटाळा पण जनतेला त्यापासून किती आनंद वाटत होता हे स्पष्ट दिसत होते तो म्हणजे त्यांचा नाचण्या बागडण्याचा दिवस पण गेल्या आठ नऊ वर्षात अलाहाबादमधल्या मुलांच्या दृष्टीत काही तो सण पडला नाही दररोजच्या कंटाळवान्या जिण्यात आनंदाचा एक दिवस वर्षाकाठी येणार ना। तोही नाहीसा झाला आणि याचे कारण काय तर क्षुल्लक व वा मारामार्या असले धर्म व धर्म वेडेपणा म्हणजे आनंदाच्या दुधात पडलेले मिठाचे खडे